जगृहेौरुषा दिसूया सूत म्हणतात सृष्टीच्या प्रारंभी भगवंताना लोकनिर्मितीची इच्छा उत्पन्न झाली तेव्हा त्यांनी महत्त्व आधीपासून दहा इंद्रिये पंच महाभूते आणि एकमन अशा सोळा कलांनी युक्त पुरुषरूपग्रहण केले पड़न योग्रा घतान नाभी सरोवर प्रकट कमला प्रजापति से अधिपति ब्रह्मदेव उत्पन्न भगवंता विराट रूपा चा अंग प्रत्यंगकानी कल्पना के लिए विराट रूप भगवंता विशुद्ध अवय श्रेष्ठ रूप है योगी दिव्य दृष्टिने भगवंता रूपा दर्शन करता भगवंता रूपाला हजारों का जांघा हात आणि मुखे असल्याने ते अत्यंत विलक्षण आहे यालाच हजारो डोकी कान डोळे नाके तसेज हजारो मुकुट असून ते वस्त्रे आणि कुंडले इत्यादी अलंकारांनी शोभून दिसते भगवंतांचे हे पुरुषरूप ज्याला नारायण म्हणतात अनेक अवतारांचे उगमस्थान आहे यातूनच सर्व अवतार प्रकट होतात या रूपाच्या लहान लाहनात लहानातील लहान ला अंशापासून देवता पशुपक्षी आणि मनुष्यादी योनींची उत्पत्ती होते त्याच प्रभूंनी पहिल्या कौमार कौमारसर्गात सनक सनंदन सनातन आणि सनत्कुमार या चार ब्राह्मणांच्या रूपाने अवतार ग्रहण करून अत्यंत कठीण अशा ब्रह्मचर्याचे पालन केले समस्त यज्ञांचे स्वामी असलेल्या या भगवंतानीच दुसऱ्या वेळी या सृष्टीच्या कल्याणाकरता रसातळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी वराहरूप धारण केले ऋषीसर्गात देवर्षी नारदांच्या रुपाने तिसरा अवतार घेतला आणि सात्वत तंत्राचा म्हणजे नारद पांछरात्राचा उपदेश केला या तंत्रात कर्मे करूनच कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते याचे वर्णन आहे धर्मपत्नी मूर्तीपासून त्यांनी नरनारायणाच्या रुपयाने चौथा अवतार धारण केला या अवतारात त्यांनी ऋषी होऊन मन आणि इंद्रियांचा संयाम करून उग्र तपश्चर्या केली पाचव्या अवतारात ते सिद्धांचे स्वाबी कपिल रूपाने प्रकट झाले आणि त्यांनी काळाच्या उघात लुप्त झालेले तत्व निर्णय करणारे सांख्य आसुरी नामक ब्राह्मणाला सांगितले अनसुयनिवर मागितल्यावरून सहाव्या अवतारात तत्रिपुत्र दात्रय झाल या अवतारात त्यांनी अलर्क प्रल्हाद आदींना ब्रम्हज्ञानाचा उपद्रि सातव्या वुची प्रजापतीच्या आकृती नामक पत्नीपासून यज्ञरूपान अवतार धारण कला आणि आपले पुत्र याम इत्यादी दवतांच्यासह स्वयंभू मनवंतरांचंक्षण कलि भगवंतानी ऋषभदेवाच्या रूपाने नाभीराजाची पत्नी मेरुदेवी पासून आठवा अवतार धारण केला या रूपाने सर्व आश्रमांच्या लोकांना वंदनी हे प्रार्थना केल्यावरून नव्या वेळी ते पृथ्वीराजाच्या रूपाने अवतीर्ण झाले या अवतारात त्याने पृथ्वीतून सर्व औषधी उत्पन्न केल्या त्यामुळेच हा अवतार सर्वांनाच अतिशय कल्याणकारी ठरला चान्वतरांच्या शेवटी जेव्हा त्रैलोक्य समुद्रात बुडू लागले होते तेव्हा त्यांनी रूपाने दहावा अवतार घेतला आणि रूपी नौकेत बसवून वैवस्वत मुनूचे रक्षण केले देवता आणि दैत्य समुद्रमंथन करीत असताना अकराव्या अवतारात भगवंतानी कासव मंदराचल पर्वताला आपल्या पाठीचा आधार दिला धन्वंतरीच्या रुपात बारावा अवतार धारण करून अमृत घेऊन समुद्रातून ते प्रकट झाले आणि तेरावा अवतार मोहिनी रूपाने धारण करून दैत्यांना मोहित करून देवांना अमृत पाजले चौदाव्या अवतारात त्यांनी नरसिंह रूप धारण केले आणि अत्यंत बलाढ्य अशा दैत्यराज हिरण्यकशिपूची छाती आपल्या नखाने अशी फाडली जसा चटई विणणारा गवताची काडी मधूनच चिरतो पंधराव्या वेळी वामद्रूप धारण करून भगवंत बळीच्या यज्ञात आले त्रैलोक्य के मिळवण्यासाठीच केवळ तीन पावले ठेवण्यात जमीन त्यांनी मागितली सोळाव्या परशुराम अवतारात राजे लोक ब्राह्मणांचा द्रोह करणारे झाले आहेत असे पाहून क्रोधांनी त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली यानंतर सतराव्या अवतारात पराशर ऋषींपासून सप्तवतीच्या ठिकाणी व्यासरूपाने भगवंत अवतीर्ण झाले लोकांची जाण आणि ग्रहणशक्ती कमी झाल्याचे पाहून त्यांनी वेदरूपी वृक्षाच्या अनेक शाखा विभाग तयार केल्या देवतांचे कार्य करण्याच्या इच्छेने अठराव्या वेळी राजाच्या रूपाने रामावतार धारण करून सेतुबंधन रावणवध अशा शौर्याच्या अनेक लीला केल्या एकोणीसाव्या आणि वीसाव्या अवतारात वी त्यांनी वज्यादूवंशात बलराम आणि श्रीकृष्ण या नावाने प्रकट होऊन पृथ्वीवरील दुष्टांचा भार कमी केला यानंतर कलियुग आल्यावर देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करण्यासाठी मगद देशात म्हणजे मध्ये अजनाच्या पुत्राच्या रूपाने त्यांचा बुद्धांचा अवतार होईल यापुढे जेव्हा कलियुग समाप्त होण्याचा काळ येईल आणि राजे लोक लुटारू सारखे बनतील तेव्हा जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कलकी रूपाने अवतार घेतील हे ऋषींना एखाद्या न आटणाऱ्या सरोवरातून जसे असंख्य छोटे छोटे प्रवाह निघतात त्याचप्रमाणे सत्वनिधी भगवान श्रीहरींचे असंख्य अवतार होतात ऋषी मनु देव प्रजापती मनुपुत्र आणि असेच जितके महान शक्तिशाली आहेत ते सर्व भगवंतांचेच अंश आहेत हे सर्व भगवंतांचे अंशावतार किंवा कलावतार आहेत परंतु श्रीकृष्ण स्वतः भगवंत आहेत जेव्हा प्रजादैत्यांच्या अत्याचारांनी व्याकुळ होते तेव्हा युगायुगात अनेक रूपे धारण करून भगवंत प्रदेते रक्षण करतात भगवंतांच्या दिव्यजन्माची ही रहस्यमय कथा जो मनुष्य एकाग्रचित्ताने सायंकाळी आणि प्रातकाळी भक्तीने पठण करतो तो सर्व दुःखांपासून मुक्त होतो <coughs> निराकारचिन्मय भगवंतांचे जे हे स्थूल जगदा आहे ते त्यांच्याच मायेच्या महत्त्वादी गुणांनी भगवंतांवर कल्पित आहे जसा अल्पबुद्धी माणूस डगांच्या आकाशावर आणि धूळीचा वायूवर आरोप करतो त्याचप्रमाणे अविवेकी पुरुष साक्षी असलेल्या आत्म्यावर दृश्य जगताचा आरोप करतो या स्थूल रूपाच्या पलीकडे भगवंतांचे एक सूक्ष्म अव्यक्त रूप आहे ज्याला स्थूलासारखा आकार नाही जे पाहता किंवा ऐकता येत नाही तेच त्यांचे सूक्ष्म शरीर आहे यात आत्म्याचा प्रवेश झाला की त्याला जीव असे म्हणतात व त्याचाच वारंवार जन्म होतो अविद्येमुळेच आत्म्यावर या सूक्ष्म आणि स्थूल शरीराचा आरोप केला जातो ज्यावेळी आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे हा आरोप नाहीसा होतो त्याचवेळी ब्रह्माचा साक्षात्कार होतो तत्वज्ञानी लोक हे जाणतात कि ज्यावेळी परमेश्वराची बुद्धी रूपी माया नाहीशी होते त्याच वेळी जीव परमानंदमय होतो आणि आपल्या स्वरूपात स्थिर होतो वास्तविक ज्यांना कर्म नाही त्या हृदयश्वर भगवंतांच्या मायाश्रित जन्मकर्मांचे तत्वज्ञानी लोक याच प्रकारे वर्णन करतात कारण भगवंतांचे जन्म कर्म वेदांचे गोपनीय रहस्य आहे भगवंतांची लिला निश्चित करणारी आहे निश्चित कार्य करना रिया ते लीलेने या की उत्पत्ति पालन संहार संतुक्त हो अंतरण गुप्तपण राहुल ज्ञाने कर विषया ग्रहण ही कर स्वतंत्र आलिप्त रहोक नटां करामती समझू शकत नहीं अपने संकल्प आणि द्वारा भगवंताने प्रकट केलेल्या या अनंत नाम आणि रूपांना तसेच त्यांच्या लीलांना अल्पबुद्धीजीव अनेक तर्क आणि युक्तींनी ओळखू शकत नाहीत चक्रपाणी भगवंतांची शक्ती आणि पराक्रम अनंत आहेत ते सर्व जगताच्या पलीकडचे आहेत जो नेहमी निष्कपट भावनेने त्यांच्या जीवन दिव्य चरणकमलांच्या सुगंधांचे सेवन करतो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 त्यांनी हे प्रशंसनीय कल्याणकारी महापुराण लोकांच्या परमकल्याणासाठी आपल्या आत्मज्ञानश्रोमणी पुत्राला सांगितले यात सर्व वेद आणि इतिहासाचे सार संग्रहित केले आहे शुकदेवांनी हे महाराज परीक्षिताला ऐकवले त्यावेळी परीक्षित सभोवताली श्रेष्ठ ऋषींसह आमरण उपोषणाचे व्रत घेऊन गंगा तटाकी बसला होता भगवान श्रीकृष्ण जेव्हा धर्म ज्ञान इत्यादींसह आपल्या परमधामाला गेले तेव्हा या कलियुगातील जे लोक रूपी अंधकाराने अंध झाले त्यांच्यासाठी हा पुराण रूपी सूर्य उगवला हे ऋषीन जेव्हा महातेजस्वी शुक तेथे या पुराणाची कथा सांगत होते तेव्हा मी तेथे बसलो होतो तेथे मी त्यांच्या कृपा पूर्ण संमतीने अध्ययन केले माझे जसे अध्ययन झाले अने माझ्या बुद्धीने ते जितके ग्रहण किले त्यानुसार मी आपणा अहमच्यााध्यगमत्र निविष्टदनुग्रहात सोहिष्याथाधीत यथा मती श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिता प्रथमस्कंदे नैमीसीख्याने तृतीयोध्याय श्रीकृष्णापण